अध्याय तिसरा इच्छेनुसार विभिन्न देवतांची उपासना आणि भगवत भक्तीच्या महात्म्याचे निरूपण श्री शुख म्हणाले परीक्षिता तू मला जे विचारले होतेस की मृत्यू समयी बुद्धिमान मनुष्याने काय केले पाहिजे त्याचे उत्तर मी तुला दिले ब्रह्मतेजाची इच्छा करणाऱ्याने ब्रह्मदेवाची इंद्रियांच्या विशेष शक्तीची इच्छा करणाऱ्याने इंद्राची आणि संतान प्राप्तीची लालसा असेल त्याने प्रजापतीची उपासना करावी ज्याला लक्ष्मी पाहिजे असेल त्याने दुर्गा देवीची तेजाची इच्छा असणाऱ्याने अग्नीची धन पाहिजे असेल त्याने वसूंची आणि ज्या प्रभावशाली पुरुषाला वीरता पाहिजे असेल त्याने रुद्रांची उपासना केली पाहिजे ज्याला पुष्कळ अन्नधान्याची इच्छा असेल त्याने आदितीची स्वर्गकामना असणाऱ्याने आदिती पुत्रांची राज्याची अभिलाषा असेल त्याने विश्वे देवांची आणि आपल्या प्रजेला अनुकूल ठेवण्याची इच्छा करणाऱ्याने साध्य देवांची आराधना केली पाहिजे दीर्घायुष्याची इच्छा असणाऱ्याने अश्विनी कुमारांची पुष्टीची इच्छा असणाऱ्याने पृथ्वीची आणि प्रतिष्ठा प्राप्त व्हावी अशी मनीषा असेल त्याने लोकमाता पृथ्वी आणि आकाशाची उपासना केली पाहिजे सौंदर्याच्या इच्छुकाने गंधर्वांची पत्नीच्या प्राप्तीसाठी उर्वशी अप्सरेची आणि सर्वांचा स्वामी होण्यासाठी ब्रह्मदेवाची आराधना केली पाहिजे ज्याला यश प्राप्तीची इच्छा असेल त्याने यज्ञ पुरुषाची अपार संपत्तीची इच्छा असणाऱ्याने वरुणाची विद्याप्राप्तीची आकांक्षा असणाऱ्याने भगवान शंकरांची आणि पती पत्नीमध्ये परस्पर प्रेम कायम ठेवण्यासाठी पार्वतीची उपासना केली पाहिजे धर्माचरणात प्रगती होण्यासाठी भगवान विष्णूंची वंश परंपरेचे रक्षण होण्यासाठी पितरांची पिढांपासून संरक्षण होण्यासाठी यक्षांची आणि बलवान होण्यासाठी मरुद गणांची आराधना केली पाहिजे राज्यासाठी मन्वंतरांचे अधिपती देवांना जादूपेवणा करता येण्यासाठी निवृत्तीला निरनिराळ्या उपभोगांसाठी चंद्राला आणि निष्कामता प्राप्त करण्यासाठी परमपुरुष नारायणांना भजले पाहिजे आणि जो बुद्धिमान पुरुष आहे तो कामना कामित असो सर्व कामनायुक्त असो किंवा मुम असो त्याने तीव्र योगाने पुरुषोत्तम भगवंतांची आराधना केली पाहिजे जेवढे उपासक आहेत त्यांनी भगवंतांच्या प्रेमी भक्तांची संगत धरून भगवंतांचे अविचल प्रेम प्राप्त करावे यातच त्यांचे सर्वश्रेष्ठ हित आहे अशा पुरुषांच्या संगतीत ज्या भगवंतांच्या लिला कथांचे कथन होते त्यामुळे दुर्लभ अशा ज्ञानाची प्राप्ती होते त्या ज्ञानामुळे बसणाऱ्या थपडा शांत होतात हृदय शुद्ध होऊन आनंदाचा अनुभव येऊ लागतो इंद्रियांची विषयात आसक्ती राहत नाही आणि मोक्षाचा सर्वसंमत मार्ग जो भक्तियोग तो प्राप्त होतो भगवंतांच्या अशा रसपूर्ण कथांची एकदा गोडी लागल्यावर त्यांच्यावर प्रेम न करणारा कोण असेल वरे शोनक म्हणाले राजा परीक्षिताने हे ऐकून सर्वज्ञ व्यासपुत्र आणि कवी असणाऱ्या शुकाचार्यांना आणखी काय विचारले हे विद्वंत सूत हो महोदय त्यांच्या झालेला संवाद आम्ही मोठ्या प्रेमाने ऐकू इच्छितो कृपा करून आपण तो आम्हाला ऐकवावा कारण संतांच्या सभेत अशाच गोष्टी चालतात की ज्यांचे परियवसान भगवंतांच्या रसमय कथा मध्ये पांडुवंशी महाराष्ट्र लहानपणी खेळताना सुद्धा श्रीकृष्ण लिलतच त्याला गोडी होती भगवंतमय असलेले श्री शुक जन्मापासूनच भगवत परायण आहेत अशा संतांच्या समागमात भगवंतांच्या मंगलमय गुणांच्या दिव्य कथा होत असल्या पाहिजेत भगवंतांच्या गुणांचे कीर्तन किंवा की श्रवण यामध्ये ज्यांचा वेळ जातो त्या व्यतिरिक्त इतरांचे आयुष्य हा सूर्य उदयास्थाबरोबर हिरावून घेत असतो वृक्ष जिवंत राहत नाहीत का लोहाराचा भाता श्वास घेत नाही का गावातील अन्य प्राणी मनुष्याप्रमाणे खात पीत किंवा मैथून करीत नाहीत काय ज्यांच्या कानाने भगवान श्रीकृष्णांची कथा कधी ऐकली नाही ती पशुतुल्य माणसे पशु कुत्रे डुक्कर उंट आणि गाढवे यांच्यासारखीच होत जो मनुष्य भगवान श्रीकृष्णांची कथा कधी ऐकत नाही त्याचे कान म्हणजे बिळेच होत जी जीभ भगवंतांच्या लिलांचे गायन करीत नाही ती पापी जीभ बेडकाच्या जिभेप्रमाणे डरावडराव करणारीच होय जे मस्तक भगवंतांच्या चरणांवर नमत नाही ते रेशमी वस्त्रांनी वेष्टीत आणि मुगुट घातलेले असले तरी केवळ ओझेच होय जे हात भगवंतांची सेवापूजा करीत नाही ते सुवर्ण कंकणाने युक्त असले तरी मुद्याच्या हातांप्रमाणेच होत जे डोळे भगवंतांची निवासस्थानी पाहत नाहीत ते मोरपिसांवरील डोळ्यांसारखे निरर्थक होत जे भगवंतांच्या स्थानांची यात्रा करीत नाहीत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 ज्याचे हृदय विरघळून जात नाही ते हृदय नसून लोखंडच होय ज्यावेळी हृदय विरघळते त्यावेळी डोळ्यातून अश्रुधारा वाहू लागतात आणि शरीरावर रोमांचे उत्पन्न होतात सुतमहोदय आपण आमच्या मनाला आवडेल असे बोलता म्हणून भगवंतांचे परमभक्त आत्मविद्येत प्रवीण अशा श्री शुकदेवांनी परिक्षिताने सुंदर प्रश्न विचारल्यावर जे काही सांगितले ते आपण आम्हाला ऐकवा अध्याय तिसरा समाप्त